अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून दुजा लाभ न जीवा वाचे भगवंताचे नाम कायेने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाणं जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात मुला बाळास सांभाळून राहावे प्रपंचात उदास न भावे। प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधीत राहिला परिचित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी आता या परत हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फुल आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील पमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुला बाळात राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास साक्षभावे भजावे ठेवून थास। न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपण आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी फारसे न पाहावे मुलाचा मार्ग दाखवून सुखी रहावे औषध पथ्यपाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्तीक्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझेही वृत्ती आता वृत्ती राखावी रामाशी दुजी उठू न द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते राम कृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपू देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधिन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभहानी तन गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला समाधाना अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भूक ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवा वा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम तरी राम तरी सर्वांनी घ्यावे राम नाम वावे परमात्म्याचे आपण कृपा करील रघुवीर मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही